अध्याय तीनशे छत्तीसावा नारायण महात्म्य वर्णन भीष्म सांगतात यावर महाकल्प लोटले तेव्हा अंगिरा ऋषीला पुत्र झाला याप्रमाणे देवपुरोहित बृहस्पती जन्मासाला म्हणून देवांना आनंद झाला बृहत ब्रह्म व महत हे पर्यायवाचक शब्द आहेत हे राजा या सर्व गुणांनी युक्त असल्यामुळे त्या विद्वान पुत्राला बृहस्पती असे नाव पडले पुढे उपरीचर वसु राजा हा त्यांचा पट्टशिष्य झाला आणि चित्रशिखंडी संज्ञक सप्तर्षींनी रचलेले शास्त्राचा त्याने बृहस्पितीजवळ बृहस्पतीजवळ उत्तम प्रकारे अभ्यास केला राजा इंद्र ज्याप्रमाणे स्वर्गाचे राज्य करतो त्याप्रमाणे विधिपूर्वक कर्माचरण केल्यामुळे चित्तशुद्धी पावलेल्या त्या, चित्त पाव त्या वसुराजाने पृथ्वीचे परिपालन केले त्या महत्में मोटा अश्वमेध यज्ञ यज्ञात उपाध्याय बृहस्पति स्वत होत काम पत्कर प्रजापति तिहे पुत्र एकत, द्वित त्रित या ऋषिश्रेष्ठ सदस्य होना से कबूल के धनश धनुष रैभ्य परावसु मेधातिथि तांड्य, महर, तांड्य महर्षि महाभागा शांति वेदशिरा शालिहोत्राचे जनक ऋषिवर्य कपिल आद्यकठ वैशंपायनाचे ज्येष्ठ बंधू तैतिरी कण्व व देवहोत्र हे तेरा व पुत्र तीन एकूण हे सोळा विख्यात ऋषीही या यज्ञात हजर होते मग राजा सर्व प्रकारची यज्ञसामग्री जुळल्यावर त्या महायज्ञास सुरुवात झाली त्यामध्ये पशुवध झाला नाही कारण राजाची तशी आज्ञा होती तो राजा हिंसेच्या विरुद्ध असून शुद्ध उदार व निरीच्छ होता त्याला सर्व कर्मांचे ज्ञान होते म्हणूनच त्या यज्ञातील हवीर्भाग वनस्पतीचे होते भगवान पुराणपुरुष देवाधिदेव या वसुराजाचे कृतीने संतुष्ट झाले व अन्याला दुर्लभ असणारे प्रत्यक्ष दर्शन नारायणाने आपल्या या भक्तश्रेष्ठ राजाला दिले आपला पुरोडाश स्वतः हुंगला आणि अदृश्य स्थितीतच ते आपला भाग घेऊन चालते झाले पण त्यामुळे ब्रहस्पतींना क्रोध आला व स्ुत हाती घेऊन त्यांनी ती जोराने आकाशात फेकली आणि क्रोधामुळे त्यांचे डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला ते उपरिचराला उद्देशून म्हणाले हा मी भाग ठेवतो तो स्वतः माझे समक्ष नारायणाने घेऊन जावा यात भ्रांती उपयोग नाही युधिष्ठिर विचारतो त्या यज्ञात जर बाकीच्या देवांनी प्रत्यक्ष येऊन उघडपणे आपले हवीरभाग घेतले तर सर्वव्यापक नारायणाने वेगळाच मार्ग स्वीकारून आपला हवीरभाग आदृश्य रूपाने का बरे नेला भीष्म पुढे सांगतात सर्व सदस्यांनी व स्वत वसुराजांनी क्रुद्ध झालेल्या बृहस्पतीचा राग शांत करण्याचा येत केला व आपल्या मनाची स्वस्थता बिघडवून न देता ते म्हणाले आपण रागवू नये आपण आता क्रोधाला बली पडला तसे क्रोधावश होणे युगात योग्य नाही ज्या देवाचा भाग तुम्ही ठेवला आहे तो क्रोधापासून अलिप्त असून हे बृहस्पते तुम्हाला किंवा आम्हाला त्याचे दर्शन होणे अशक, अशक्य आहे ज्याच्यावर नारायणाचा कृपा प्रसाद होईल त्यालाच त्याचे दर्शन घडेल त्यानंतर चित्रशिखंडी विरचित नीतिग्रंथामध्ये पारंगत असलेले एकत द हे तिघे ऋषी सभेला उद्देशून म्हणाले आम्ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून विख्यात आहो एकदा परमपदाचा शोधार्थ आम्ही उत्तर दिशेने निघालो काष्ठाप्रमाणे एका पायावर उभे राहून आम्ही हजार वर्षेपर्यंत उग्र तपश्चर्या केली आम्ही दारुण तपाचरण केले तो प्रदेश मेरू पर्वताच्या उत्तर दिशेला क्षीरसागराच्या तीरावर आहे आपल्याला वरेण्य वरद व सनातन नारायणांचे प्रत्यक्ष दर्शन कसे घडेल हाच आमचे तपाचा हेतू होता नारायणाची मूर्ती प्रत्यक्ष दिसावी या हेतूने चालविलेले तप समाप्त झाल्यानंतर हे विभो प्रेमळ गंभीर व आहलादकारक अशी आकाशवाणी झाली आणि आमचे कानी असे शब्द पडले हे विप्रभो प्रसन्न मनाने तुम्ही फार उत्तम प्रकारे तपश्चर्या केली नारायणाचे दर्शन कसे घडेल हे समजण्याच्या हेतूने तुम्ही नारायणाची भक्ती चालवली आहे क्षीरसागराच्या उत्तरे देदिप्यमान श्वेत नामक द्वीप आहे तिथे वास्तव्य करणारे मानव नारायणाचे ध्यानात मग्न असतात त्यांची कांती चंद्राप्रमाणे असून ते अनन्य भावाने त्या पुरुषोत्तमाची भक्ती करीत असतात ते प्रत्यक्ष सहस्त्र रश्मी देवाचे ठिकाणी प्रवेश करतात लीन होतात ते श्वेतद्वीपस्थ लोक अनिंद्रिय निराहार अनिमेष सुगंध शरीर व एकनिष्ठपणे ईश्वराची भक्ती करणारे आहेत ऋषी हो तुम्ही तिकडे जा कारण त्या ठिकाणी मी आपले स्वरूप प्रकट केले आहे या प्रकारची ती अशरीरी वाणी आमचे काही पडताच आम्ही त्या सर्व सांगितलेल्या मार्गाने श्वेतद्वीपाकडे निघालं नारायणाच्या दर्शनासाठी उत्सुक होत साथे आम्ही अंतःकरणात ध्यान करीत शेवटी श्वेत श्वेतनामक महाद्वीपाजवळ आलो तो आमच्या दृष्टीला काहीच दिसेनासे झाले त्याच्या तेजाने आमचे नेत्र दिपून गेल्यामुळे आम्हाला नारायणाचे दर्शन झाले नाही तेव्हा एकाएकी नारायणाच्या कृपेने आमचे मनात असा विचार स्फुरला की पुरेशी तपश्चर्या घडल्यापासून नारायणाचे दर्शन त्वरित व्हावयाचे नाही ही कल्पना मनात येताच आम्ही पुन्हा तात्काळ आणखी शंभर वर्षे खडतर तपश्च्रिया केली ती पूर्ण झाल्यावर सुलक्षण असे पुष्कळ मनुष्य दृष्टीच पडले ते चंद्राच्या कांतीसारखे तेजपुंज दिसत असून गोरे होते ते सर्व सुलक्षणांयुक्त असून नेहमी हात जोडून ध्यानमग्न होते कोणी प्राचीकडे व कोणी उदिजीकडे तोंडे करून ते ब्रह्माचा विचार करण्यात घडून गेले होते शिवाय त्या महात्म्यांनी मानस जप चालविला होता त्यांच्या त्या, त्या अनन्यभक्तीने नारायणाला परमसंतोष झाला हे मुनी शार्दूल हो युगक्षयाचे वेळी सूर्य जितका तेजस्वी दिसतो तितका त्याच्यापैकी प्रत्येक मानव तेजपुंज दिसत होता त्यामुळे ते द्वीप तेजाचे आगरच आहे की काय असे आम्हाला वाटले त्यांचे मध्ये तेजाने कोणीही दुसऱ्यापेक्षा न्यूनधिक नव्हता सर्वाची प्रभा अगदी सारखी होती इतक्यात एकाएकी हे बृहस्पते सहस्त्र सूर्याची एकवटलेली प्रभा आम्हाला दुर्गोचर झाली तेव्हा त्या तेजगोलाकडे त्या सर्व मानवांनी त्वरित धाव घेतली आणि मुदित होऊन त्यांनी हात जोडले व तोंडाने नम असा शब्दोच्चार सुरू केला त्याप्रमाणे त्यांचा शब्दोच्चार चालला असता एक फारच मोठा ध्वनी आमच्या कानी आला ते मानव त्या तेजरूप देवाला बलि नेत आहेत असे दिसले त्या देवाधिदेवाच्या तेजाने आमची अंतकरणे गोंधळून गेली आणि त्यामुळे आमची दृष्टी सामर्थ्य व इंद्रिय ही असून नसल्यासारखी होऊन आम्हाला काहीच दिसेना पुष्कळ जन एकदम बोलत असले म्हणजे जसा एकंकार ध्वनी ऐकू येतो तशा आता सर्व मानवांनी उच्चारलेले शब्दांचा एकच मोठा ध्वनी आमचे का पडत होता जितनते पुंडरी नमस्ते विश्वभावन नमस्तेस्तुषिकेश महापुरुष पूर्वज इत्यादी चार शास्त्राचे नियमास धरून बिनसुक उच्चारलेले आम्ही स्पष्ट ऐकले इतक्यात सुगंध व पवित्र वायू वाहू लागून त्याबरोबर दिव्यसुमने व काही पूजनोचित पवित्र औषधी तेथे प्राप्त झाल्या नंतर पाचरात्र म्हणजे नारदादी महर्षींनी सात्वत धर्माचे काही विशिष्ट विधी सांगितले आहेत अशा त्या पांचरात्र विधी जाणणाऱ्या व कायावाच्या मने करून नारायणाची अनन्य भक्ती करणाऱ्या त्या मानवांच्या पूजनाने संतुष्ट होऊन तेथे प्रत्यक्ष नारायण प्रकट झाले असे आम्हाला त्यांनी उच्चारलेल्या शब्दावरून समजले पण त्यांचा त्यांच्याच मायेने मोहित झाल्यामुळे आम्हाला मात्र त्यांचे दर्शन झाले नाही नर अंगिरा कुलश्रेष्ठ श्रेष्ठा वायु मंद व पूजा विधि आटोपला आम चिंतने व्याकूल क्या कुलशीलवान हजारों मानवपैकीाने ही आम प नहीं अथवा लक्ष दिले नहीं ब्रह्म विचार घ अन्य भक्त व स्वस्थचित्त मुनि समुदाया आम्हा दुर्लक्ष के आम्ही प्रवासाने फार थकलो होतो व उग्र तपाचरणाने अतिक्षीण झालो होतो अशा स्थितीत आम्हाला उद्देशून कोणीतरी आकाशस्थ अशरीरी प्राण्याने भाषण केले देववाणी झाली देव म्हणाला तुम्ही हे जे इंद्रियविरहित श्वेद पुरुष पाहिलेत त्यांना व त्यांची ज्यांचेवर कृपादृष्टी होईल त्यात द्विजश्रेष्ठांनाच नारायणाचे दर्शन होते ऋषी हो आल्या मार्गाने येथून सर्व परत जा भक्तिहीन मनुष्याला नारायणाचे दर्शन दुर्लभ आहे सभोवारच्या तेजपटलामुळे दुर्लभ असलेले भगवंतांचे दर्शन अनंत कालपर्यंत अनन्य भक्ती करणाऱ्यांनाच होते हे द्विजश्रेष्ठ हो तुमचे हातून महत्कार्य भावयाचे आहे विप्र कृतयुग समाप्त होऊन वैवस्वत मन्वंतर फिरले म्हणजे त्रेतायुगाला आरंभ होईल तेव्हा तुम्ही देवांची कार्यसिद्धी करण्याकरता त्यास सहाय्य कराल अद्भूत व अमृतासारखे मधुर शब्द श्रवण केल्यावर नारायणाच्या प्रसादाने आम्ही त्वरित इष्टस्थानी परत आलो हे बृहस्पते हव्य व तपश्चर्या यांचे योगाने आम्हाला देखील जर नारायणाने दर्शन घडले नाही तर तुलाही इतक्या सुलभतेने कसे व्हावे बरे नारायण परमात्मा भूतश्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ भूत असून त्यानेच विश्व निर्माण केले आहे यज्ञातील वेदोक्त मंत्रानी अर्पिलेले हविर्भाग तो ग्रहण करतो नारायण परमात्मा अनाद्यनंत व अव्यक्त असून देव व दानव उभयही उभयही त्याची आराधना करतात याप्रमाणे एकत द्वित व त्रित आणि अन्य सदस्य यांचे सांत्वत्रपर भाषण श्रवण केल्यावर उदारधी बृहस्पतीचा क्रोध शांत झाला आणि त्याने सर्व देवतांचे संपूजन करून उपरिचर राजाचा यज्ञ समाप्त केला यज्ञ संपूर्ण झाल्यावर वसुराजाने प्रजेचे पुत्रवत पालन केले व त्याच्या पुण्याने तो स्वर्गलोकी गेला परंतु ब्राह्मणांच्या शापामुळे स्वर्गातून खाली येऊन तो पृथ्वीवर आला हे राजशार्दूला तो सत्यधर्मपरायण राजा भूविवरात, भूविवर त्याने धर्माचरण सोडले नहीं ना नारायण मंत्रा का जप करीत नारायणा ठिकाणी एकाग्रते ने मन लगन ता वसुराजा पुनः स्वर्गास ग महीतल सोलर नैष्ठिक पुरुषास योग्य अ गति परम तत्का